म्हणूनच मध्यम आणि उत्तम भक्तच मैत्रीचे पात्र आहेत श्री चैतन्य चैतन्यचरितामृतात कुलि कुलीन ग्रामाच्या भक्तांच्या प्रश्न उत्तरात श्रीमंत महाप्रभूंनी जा उत्तम मध्यम आणि कनिष्ठ वैष्णवांसंबंधी उपदेश दिला आहे त्या सर्वांनाच मध्यम आणि उत्तम कोटीचे वैष्णव समजायला हवे त्यापैकी कुणीही केवळ अर्चामूर्तींचा पूजक कनिष्ठाधिकारी नसतो केवळ अर्चा पूजा करणाऱ्यांच्या मुखातून शुद्ध कृष्ण नाम होत नाही त्याचे नाव छाया छायानामभास असते मध्यमाधिकारी गृहस्थ वैष्णास महाप्रभूंनी तीन प्रकारच्या वैष्णवांची सेवा करण्याची आज्ञा दिली आहे ज्यांच्या मुखातून केवळ एकदाच कृष्णनाम ऐकू येईल ज्यांच्या मुखातून निरंतर कृष्णनाम निसृत होते आणि ज्यांना पाहता क्षणीच आपोआपच कृष्णनाम उदित होते अशा तिन्ही प्रकारच्या वैष्णवांची सेवा केली पाहिजे ज्यांच्या मुखातून शुद्ध कृष्णनाम निघत नाही अशा नामभास करणाऱ्या वैष्णवांची सेवा वैष्णव सेवेअंतर्गत येत नाही केवळ शुद्ध नामाश्रायी नामाश नामाश्रायी वैष्णवांची सेवा करणे योग्य आहे वैष्णवांच्या तारतम्यानुसार सेवेचा सेवेचे सुद्धा तारतम्य असते वैष्णवांच्या तारतम्यानुसार सेवेचे सुद्धा तारतम्य असते मैत्री शब्दाने संघवार्तालाप आणि सेवा सर्वच पाहिजे शुद्ध वैष्णवास पाहताच त्यांचे स्वागत करावयास हवे अथवा तथा आदरपूर्वक त्यांच्या सोबत वार्तालाप करावा त्यांच्या आवश्यकता शक्यतेवर शक्यतोवर पूर्ण करावयास हवे त्यांच्या आवश्यकता सही शक्यतोवर पूर्ण करावयास हवे हे सगळे वैष्णव सेवे अंतर्गत येते त्यांच्या त्यांचा कधीही द्वेष द्वेष करू नये चुकूनही कधी त्यांची निंदा करू नये त्यांच्या कुरूपतेची घृणा करू नये तथा आजारी असल्यास त्यांचा अनादरही करू नये तीन बालिशांवर कृपाचा अर्थ अतिवज्ञ मूळ वानुष्य असा निघतो कुठल्याही तऱ्हेने शिक्षण मिळालेले नसेल मायावात आदी मत मतमतांतरात प्रवेश केलेला नसेल तथा भक्ती वा भक्तांप्रती विद्वेष करणे शिकलेले नसेल तरीही अहंता आणि ममता प्रबळ होऊन ईश्वराप्रती श्रद्धा करू देत नाही अशा विषयी मनुष्यास बालिश म्हटले जाते लिहिता वास्ता येऊन केवळ पंडित झाल्यावरही ज्यांच्यात ईश्वर विश्वासाचा अभाव आहे ते सुद्धा बालिश आहेत कनिष्ठाधिकारी प्राकृत भक्त भक्तीच्या प्रवेशद्वारे पोहचूनही संबंध तत्वास न जाणल्या कारणाने जोपर्यंत शुद्ध भक्ती प्राप्त करीत नाहीत तोपर्यंत ते बालिशच म्हणण्याच्या योग्य आहेत संबंध तत्वात जाणून शुद्ध भक्ताच्या कृपेने जेव्हा त्यांची रुची शुद्ध हरिणामात होते तेव्हा होईल आणि ते, ते, हो ते मध्यम कोटींच्या वैष्णवात कंडे जातील अशा वैष्णवांच्या कृपा पूर्व व्यवहाराची कृपारूप व्यवहाराची खूपच आवश्यकता आहे अतिथी मानून यथाशक्ती त्यांच्या आवश्यकता पूर्ण करावयास हव्यात इतकेच नाही तर ज्यामुळे त्यांची अनन्य भक्ती श्रद्धा उत्पन्न होईल तथा श्री हरिनामा प्रती त्यांची रुची उत्पन्न होईल असे प्रयत्न करण्याचे नावच यथार्थ कृपा आहे अत्यवज्ञ असल्या कारणाने बालिश व्यक्ती थोडा देखील कुसंग प्राप्त करून पतित होऊन जाते म्हणून त्यांना सर्वदा कुसंगापासून स्वतःला स्वतला वाचवायला वाचवायला हवे तथा त्यांना आपल्यासोबत ठेवून नाममहात्म्य आणि सुपदेश श्रवण करावायला हवा रोगी कधीही स्वतःची चिकित्सा करू शकत नाही म्हणूनच त्याची चिकित्सा करावयास हवी जसा रोगाचा क्रोधपूर्ण व्यवहार शम्य आहे बालिशांचे व्यवहार देखील अशा प्रकारे आहेत याचेच नाव कृपा आहे बालिशांमध्ये खूपसे भ्रम असतात जसे कर्मकांडात विश्वास कधी ज्ञानाकडे कल ईश्वराच्या अर्था अर्चामूर्तीची अर्चामूर्तीचे कामनेसहित पूजन आणि सदउपदेशाद्वारे हे भ्रम दूर केल्यावर दूर झाल्यावर कनिष्ठ अधिकारी ही मध्यम कोटीचे अधिकारी होऊ शकतात जेव्हा असे लोक भगवंताच्या अर्चा मूर्तींची पूजा करण्यास आरंभ करतात तेव्हा समजावे की त्यांनी आपल्या कल्याणाचे बीजारोपण केलेले आहे आता त्यांच्यात कुठलाच मतवाद मतवादाचा दोष नाही आहे आणि शीघ्रच त्यांचे कल्याण होणार आहे मतवादाचा दोष नसल्याने त्यांच्यात थोडा थोडा श्रद्धेचा गंध उत्पन्न होतो परंतु जे लोक मायावादाच्या विचारांनुसार भगवंताची आरचा पूजा करतात त्यांच्यात श्रीमूर्तीची प्रती श्रीमूर्तीप्रती जरासुद्धा श्रद्धा नसते ते लोक भगवंताच्या चरणी अपराधी असतात म्हणूनच श्रद्धेये हे पदाचा व्यवहार प्रयोग कनिष्ठ अधिकारी प्रती केला गेला आहे मायावादींचा सिद्धांत हा हा आहे की परब्रह्माचा कुठला श्रीविग्रह नसतो ते निराकार निर्विशेष आधी आहेत निम्न अधिकारी साधकांकरिता परब्रह्माच्या काल्पनिक अर्च्या मूर्तींची व्यवस्था केली गेली आहे अशा व्यवस्थेत अशा अवस्थेत श्रीविग्रहांप्रती विश्वासच कुठे राहिला म्हणूनच मायावादींच्या मूर्तीपूजेत आणि कनिष्ठ अधिकारी वैष्णवांच्या मूर्तीपूजेत विशेष अंतर आहे कनिष्ठ अधिकारी वैष्णव भगवंतास सविशेष जाणून त्यांच्या श्रीमूर्तीची श्रद्धेने पूजा करतात परंतु मायाविशेष मानून त्यांच्या श्रीमूर्तीस काल्पनिक आणि अनित्य मानतात हेच कारण आहे की वैष्णवतेचे अन्य कुठलेच लक्षण नसतानाही मायावाद दोषरहित असल्यामुळेच कनिष्ठ अधिकाऱ्यास प्राकृत वैष्णव असे पद दिले आहे मायावादरहित असणे अ मायावादरहित असणेच त्यांची वैष्णवता आहे याच बळावर साधू कृपेद्वारे त्यांची हळूहळू होईल मध्यमाधिकारी वैष्णवांना यांच्यावर अवश्य कृपा करावयास हवी असे झाल्यास त्यांची आरच्या पूजा आणि हरिणाम शीघ्रच विशुद्ध होऊन आभास धर्म तत्व परि त्यागून चिन्मयतेच प्राप्त होईल चार द्वेषी मनुष्याची उपेक्षा येथे हे जाणणे आवश्यक आहे की द्वेषी मनुष्य कोणाच म्हणतात आणि ते किती प्रकारचे असतात द्वेष हे एक प्रकारची प्रवृत्ती आहे ज्यात मस्तरताही म्हणतात प्रेमाच्या ठीक विपरीत प्रवृत्तीचे नाव द्वेष आहे केवळ ईश्वराचे ईश्वरच प्रेमाचे पात्र आहेत या ईश्वरांप्रती प्रेमाच्या विपरीत जी प्रवृत्ती असते त्याला द्वेष म्हणतात द्वेष पाच प्रकारचा असतो एक ईश्वराप्रती अविश्वास दुसरा ईश्वरास कर्मफलातून उत्पन्न स्वभाव शक्ती मानणे तीन ईश्वरास विशेष स्वरूपात विश्वास न करणे <coughs> न बाबाजी कड़क ज्या लोकांचे हृदय या दष प्रवृत्तीने दूषित असते त्यांना शुद्ध भक्ती कधीच प्राप्त होत नाही ते शुद्ध भक्तीच्या प्रवेशद्वार स्वरूप कनिष्ठ अधिकारेच्या अर्चा व्यक्तीने पण रहित असतात विषया शक्तीच्या सोबत उक्त पाच प्रकारचे द्वेष राहू शकतात तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारच्या द्वेषांसोबत कधी कधी आत्मघाती वैराग्य सुद्धा पाहिले जाते मायावादी संन्यासीचे जीवनच याचे उदाहरण आहे या द्वेषी व्यक्तींप्रती शुद्ध भक्त कसा व्यवहार करतील ह्यांच्या प्रती उपेक्षा करणेच कर्तव्य आहे मनुष्याप्रती मनुष्याचा जो व्यवहार असतो त्याचा परित्याग करणेच उपेक्षा आहे असे समजणे चुकीचे आहे अथवा द्वेषी व्यक्तींवर कुठली विपत्ती आल्यास त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करू नये हे सुद्धा योग्य नाही बंधुत्व स्थापित होते वाणिज्य व्यवसायात अनेक लोकांसोबत संबंध निर्माण होतात विषय संरक्षण आणि पशुपालन आदी कार्यातही अनेकांसोबत नाना प्रकारचे संबंध जोडले जातात एका दुसऱ्या प्रती सहानुभूती दाखवल्याने बरेचसे संबंध होतात अशा, प्रकार, अशा प्रकारे सोबत अशा लोकांची उपेक्षा करावयाच हवी परंतु उपेक्षेचा अर्थ हा नाही की त्यांच्या सोबतचा आपला समस्त व्यवहार बंद करावा उलट उपेक्षेचे तात्पर्य हे आहे की बहिकांचा मभेत व्यवहारिक कार्याना पूर्ववत चालू ठेवायचे जिथंपर्यंत पारमार्थिक व्यवहाराचा प्रश्न आहे त्याविषयी त्यांचा संघ करू नये समजा आपल्याच परिवारातील एक व्यक्ती आपल्या कर्मानुसार स्वभावाची असेल तर काय तिचा परित्याग करायचा कधीच नाही अनासक्त होऊन त्या व्यक्तीसोबत व्यवहारिक कार्य तर करावीच परंतु पारमार्थिक विषयातही त्यांचा संघ करू नये हीच या व्यक्तीची उपेक्षा होय परमार्थासंबंधी मिलन त्यासंबंधी कथोपकन परस्पर उपकार आणि सेवा अशी कार्यच पारमार्थिक संघ आहे असा संघ न करण्याचे नावच उपेक्षा आहे द्वेषी व्यक्ती नाना प्रकारच्या मतवादांना पडून मतवादात पडून शुद्ध भक्तीची प्रशंसा अथवा त्या संबंधी कुठला सुबदेश ऐकताच निरर्थक वादविवाद करते त्यामुळे त्याचाही काही फायदा होत नाही आणि तुमचेही काही कल्याण होत नाही अशा प्रकारे व्यर्थतर्कापासून दूर राहून अशा लोकांसोबत केवळ व्यवहारिक संघ मात्र करावा जर असे म्हटले की द्वेषी व्यक्तींना सुद्धा माणून त्यांच्यावरही अंतर्ग, कृपा केली तर बरे होईल तर असे करण्याने कुठलाही उपकार होणे तर दूर उलट आपलाही अपकारच होईल उपकार अवश्य करा परंतु सावधान होऊन मध्यमाधिकारी शुद्ध भक्तांना या चार प्रकारच्या व्यवहाराचे अवश्य पालन करावायला हवे करायला हवे असे न केल्याने त्यांना आपल्या अधिकारानुसार आपल्या कर्तव्यांची अवेलना केल्याने भीषण दोष लागतो दोषु भो रेष निर्णय अर्थात आपल्या अधिकारानुसार धर्मात दृढ निष्ठा ठेवणे हाच गुण आहे आणि या विपरीत अन अधिकार प्राप्रयत्न करणेच दोष आहे तात्पर्य हे की गुण आणि दोष दोघांचा निर्णय अधिकारानुसार केला जातो कुठल्या वस्तूचा वस्तूच्या अनुसार नाही मध्यम मध्यमाधिकारी शुद्ध भक्तांचे कर... हे कर्तव्य आहे की त्यांनी शास्त्रयुक्तीद्वारे ईश्वराप्रती प्रेम शुद्ध भक्तांशी मित्रता बालिश अर्थात अतत्वज्ञ व्यक्तीप्रती कृपा आणि द्वेषीय मनुष्याची उपेक्षा करावी भक्तीच्या तारतम्याने मित्रतेचे तारतम्य बालिशांची मूर्खता आणि सरळतेच्या तारतम्याने त्यांच्यावरील कृपेचे तारतम्य आणि द्वेषवी व्यक्तींच्या द्वेषाच्या तारतम्येपेक्षा उपेक्षेचे तारतम्य उपयुक्त असते या सगळ्यांचा विचार करीत मध्यम कोटीचे भक्तजन परमार्थिक व्यवहार करतील लौकिक व्यवहारास परमार्थिक व्यवहाराच्या अधीन सरळतेने करावयास हवे बडकाचीवाल्या नित्यानंद दासाने मध्येच प्रश्न विचारला प्रभो उत्तम कोटीच्या वैष्णवांचा व्यवहार कसा असतो बंधू तू एक प्रश्न तर आधीच तर तू एक प्रश्न तर आधीच विचारला आहे मी त्याचे उत्तर देतोय माझे बोलणे तर संपू दे मी आता वृद्ध झालोय स्मरण शक्ती पण कमी झालीय प्रसंगवश ज्या गोष्टी आत आता लक्षात आहेत प्रसंग बदलल्यावर त्या विसरूनही जाईन हरिदास बाबाजींनी काहीच संकोचत म्हणा म्हटले बाबाजी थोड्या कडक प्रवृत्तीचे संत आहेत ते कुणाचा निशब्द झाले बाबाजीने वटवृक्षाखाली नित्यानंद प्रभू एक वार पुन दंडवत प्रणाम केला आणि म्हणाले जेव्हा मध्यम कोटींच्या वैष्णवांची भक्ती साधन आणि भावावस्थेस पार करून प्रेमावस्थेच पोहचून अतिशय प्रगाढ होते त्यावेळी मध्यमाधिकारी भक्त उत्तम भक्तांच्या कोटीत सामील होतात श्रीमद भागवतात उत्तम वैष्णवांचे लक्षण या प्रकारे या प्रमाणे सांगितले आहे सर्व भूते भावमात्मन भूतानी भगवत्याने भगवत, भगवत, भगवत, भगवत, भगवत उत्तम जे समस्त प्राण्यांमध्ये भगवंता संबंध जणित प्रेम भाव, प्रेममय भावांची उपलब्धी करतात आणि त्याचबरोबर ही समस्त प्राण्यांच्या संबंधजनित प्रेममयी भावांची उपलब्धी करता ते उत्तम कोटीचे वैष्णव आहेत या प्रेममयी भावाव्यतिरिक्त कुठलाही दुसरा भाव त्यांच्यात दिसत नाही